सातपूरच्या मेलेतील आनंदाची सुरुवात महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव सातपूर वार्षिक मेल्यासाठी प्रसिद्ध होते गावातील लोक ही संधी हातून देत नाहीत या मेळ्यात झोळ्या झुल्या फटाके रंगीबेरंगी -रंगी फुलांची दुकाने विविध खेळ आणि गोड पदार्थांची दुकाने असायची मोहन नावाचा आठ वर्षांचा बाळ आपल्या आई सावित्रीबाईसोबत त्या मेल्याला आले मोहन उत्सुकतेने आजूबाजूला फिरत होता प्रत्येक स्टॉल आणि खेळ पाहत होता सावित्रीबाई त्याच्याबरोबर हसत आणि बोलत होती त्याला सर्व वस्तूंबद्दल माहिती देत होती मोहनला रंगीबेरंगी फुले झुला घोडेस्वारी आणि प्राण्यांचे खेळ खूप आवडले त्याच्या डोळ्यात उत्सुकता आणि आनंद एकत्र चमकत होता आईची प्रेमळ नजर त्याच्यावर होती आणि मोहनही आईच्या हातात हात घालून सुरक्षित असल्याचे भान ठेवत होता मदारीचा खेळ आणि मोहनची जिज्ञासा थोड्या वेळाने मोहनने मदारीच्या खेळाकडे लक्ष दिले हत्ती बंदर कुत्रे प्राणी त्याला खूप आवडले त्याने अचानक आईच्या हातातून सुटका केली आणि उत्सुकतेने खेळ पाहायला लागला सावित्रीबाई त्याला हसत पाहत होती पण काही क्षणात मोहनाला आईची आठवण आली त्याने मागे पाहिले आई दिसली नाही त्याचा चेहरा घाबरलेला झाला त्याच्या डोळ्यात भीती आणि असुरक्षिततेची झलक दिसली मोहन जोरजोरात ओरडायला लागला आई बाळाची ताणलेली भावना मोहनची ओरड ऐकून मेला अधिकारी आणि आसपासचे लोक तिथे आले त्यांनी मोहनला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो फक्त आई करत राहिला अधिकाऱ्यांनी विचारले बाळा तुझी आई कुणी आहे सांगशील का मोहन काहीही उत्तर देऊ शकला नाही अधिकाऱ्यांनी मेलेतील सुंदर स्त्रिया मोहनाजवळ आणल्या विचारले ही तुझी आई आहे का मोहनाने त्या प्रत्येक महिलेला नकार दिला तो फक्त आईला शोधत होता साधी पण खरी आई समोर आली संध्याकाळच्या सहा वाजत आले होते मेला हळूहळू संपत होता तिथे अचानक सावित्रीबाई काळसर साध्या कपड्यांतील आणि चेहऱ्यावर डाग असलेली हळूच मोहनाजवळ आली तिच्या चेहऱ्यावर मृदु हास्य आणि प्रेमाची झलक होती मोहन तिचा चेहरा ओळखताच उडत तिच्या मिठीत गेले आणि ओरडले आई मेल्यात उपस्थित अधिकारी आणि लोक आश्चर्यचकित झाले त्या महिला बाह्यरुपाने साधी दिसत होती पण मोहनाच्या डोळ्यात ती जगातील सर्वात सुंदर आई होती मोहन आणि सावित्रीबाई यांचा संवाद मोहन आई तू कुठे गेलीस मी तुला शोधत होतो सावित्रीबाई अरे मोहन मी तुझ्या जवळच होतोस पण तू इतक्या वेगाने खेळाकडे गेलास की मला दिसलंच नाहीस मोहन आई इतर लोक सुंदर दिसत होते पण मी फक्त तुलाच शोधत होतो सावित्रीबाई हसत माझ्या बाळा तूच माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर आहेस ही संवादाची छोटीशी देवाणघेवाण दोघांच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास स्पष्ट करते प्रेमाची खरी ओळख ही गोष्ट आपल्याला शिकवते की एका बाळाच्या डोळ्यात त्याची आई जगातील सर्वात सुंदर असते एका आईच्या डोळ्यात तिचा बाळ जगातील सर्वात सुंदर असतो सौंदर्य फक्त बाह्यरूपात नसते प्रेम ममता आणि निस्सिम भावनाही खरी सुंदरता आहे मोहनसाठी कोणतीही चमकदार फुले झगमगाट किंवा मेला महत्वाचा नव्हता त्याच्यासाठी फक्त आईच जगातील सर्वात सुंदर होती गावातील मेलेचा अनुभव सातपूर गावातील मेला नेहमीच आनंद देणारा असायचा मुलांसाठी झुला प्राणीखेळ रंगीबेरंगी फुलं मिठाईचे स्टॉल्स हे सर्व पाहून मोहन खूप आनंदी झाला परंतु त्याच्या डोळ्यातली खरी सुंदरता होती त्याची आई सावित्रीबाई सावित्रीबाई मोहनला हळूच मिठीत घेत होती त्याला मिठी मारून शांत करत होती मोहन आईच्या कुशीत सुरक्षित असल्याचे भान ठेवत होता गावातील लोकही मोहनच्या आईसाठी असलेल्या प्रेमाचे कौतुक करत होते प्रत्येकजण पाहून हसत होता आणि म्हणत होता हा बाळ आपल्या आईसाठी खरंच जगातील सर्वात प्रेमळ आहे बाळ आणि आईचे नातं मोहन आणि सावित्रीबाई यांचं नातं खूप खास होतं आई बाळ नातं ही जीवनातील सर्वात मोलाची गोष्ट आहे मोहनसाठी आई म्हणजे सुरक्षिततेचा प्रेमाचा आणि आनंदाचा सगळा संसार ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की आईची ममता आणि बाळाचे प्रेम ही जगातील खरी सुंदरता आहे संदेश प्रेमाची खरी सुंदरता हृदयात असते बाह्यरूपात नाही प्रत्येक बाळाच्या डोळ्यात त्याची आई जगातील सर्वात सुंदर असते प्रत्येक आईच्या डोळ्यात तिचा बाळ जगातील सर्वात सुंदर आणि खास असतो आई बाळ नातं ही जीवनातील सर्वात मौल्यवान आणि अमूल्य गोष्ट आहे